पुस्तक नातं मैत्रीस, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील दोघही फ्रेश होऊन नाश्ता करून उटीच्या विविध ठिकाणच्या निसर्गरम्य साईटवर कारमधून जायला निघाले रस्त्यात आजूबाजूचे फोटोही टिपत होते मुक्त उधळण काय असते याचा अनुभव इथले निसर्गदृश्य बघून दोघांना येत होता काही ठिकाणी बांबूंच्या झाडांच्या बागा दिसल्या उंच उंच बांबूंच्या या रांगा डोंगरावर अतिशय उठावदार दिसत होत्या उतरणीवर चहाचे मळे व त्यात चहा तोडणाऱ्या बायकांची लगबग आणि जिकडे तिकडे दाट हिरवळ जणू गालीच्या अंतरल्यासारखी वाटत होती कुठेही धूळ आणि माती दिसत नव्हती काव्या म्हणाली श्रीधर माझा चहाच्या मळ्यात एक मस्त पोझचा फोटो काढ श्रीधरनेही काव्याची एक नाही तर अनेक पोजमधील फोटो भराभर टिपले काव्यानेही श्रीधरचे काही खास फोटो काढले दोघांचे फोटो ड्रायव्हर नाहीतर कुणाला सांगून दोघे फोटो काढून हरकून जात होती चहा बनविण्याचा प्लांट बघताना अवाकहून पाहत राहिले किती टप्प्यातून चहाची पाणी जाऊन आपल्याला किती वेगळ्या प्रकारचा चहा मिळतो याचेही आश्चर्य वाटले चहाचा आस्वादही घेतला आणि खरेदीही केली बॉटनिकल गार्डन पाहताना लाखो प्रकारच्या वनस्पती पाहून दोघं थक्क झाली श्रीधर आणि काव्याचा प्रत्येक दिवस एक वेगळाच रोमांच घेऊन येत होता आणि दिवसभर निसर्गाचे विविध नजराणे पाहत डोळ्याचे पारणे फेडत होता जाण्याचा दिवस येऊन ठेपला काव्या म्हणाली श्रीधर चार दिवस संपून गेले आणि कळलेच नाही अजून थांबूया नाही थे। काव्या खरे, हे ठिकाणच एवढं रमणीय आहे की प्रत्येक येणाऱ्याला असंच वाटत असणार आणि हीच गोडी कायम टिकावी म्हणून आपण ही पाहिजे काव्या म्हणाली मला तर कायम देखील इथे राहायला आवडेल श्रीधर म्हणाला कायमच राहायचं असेल तर भरपूर पैसा कमवून इथे खर्चाला आणायला हवा आणि त्यासाठी जायलाही हवं काव्या म्हणाली आता तरी कामाची आठवण नको चल पुढे कुठे जायचं श्रीधर म्हणाला मी तेच तर म्हणत होतो आठ दिवस मनसोक्त भटकत एकमेकांच्या सहवासात हरवून जायचं आणि नव्या जोमाने काम करून पैसा मिळवायचा आणि पुढच्या वर्षी अशाच नवीन ठिकाणी भटकायला जायचं काव्य म्हणाली श्रीधर खरंच आपण दरवर्षी अशी एक ट्रीप आखायचीच आणि जगण्याचा असाही आनंद घ्यायचा आता आपण कुठे जाणार आहोत म्हैसूरचा राजवाडा तू बघशील तर तो तोंडात बोटे गाळशील इतका भव्य आणि देखणा राजवाडा तू कधी पाहिलाही नसशील श्रीदरांनी काव्याने बॅगा पॅक केल्या आणि म्हैसूरला जायला निघाले बँगलोरला थांबून म्हैसूरच्या राजवड्याला जायला निघाले वाटेत हिरवाई नारळाची झाडे न्याहाळ दोघेही पाहात व फोटोही टिपत होते काव्याच्या मनावर तर ही सारी चित्रेजणू चितारली जात होती ती कायमचीच कलेचा ध्यास घेणारी काव्या आपल्या भविष्यात कुठे आणि कसा उपयोग करील हे नक्की सांगता येत नसले तरी ती आकार नक्की देणार हे उघड होते रंगसंगती करताना तिच्या कल्पना अफलातून करत ती आजपर्यंत इंटेरियर डिझाईन करत आलेली होती येथील निराया घरांचे आकारही तिच्या मनात कोरले जात होते असा विचार करता करता राजवाडा आला आणि दोघे राजवाडा बघण्यासाठी आत शिरताच काव्याच्या तोंडून श्रीधर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही इतका सुंदर भव्य आणि देखणा राजवाडा श्रीधर म्हणाला पूर्ण राजवाडा बघायला तीन तास तरी लागतील श्रीधर तीन नाही तर संध्याकाळपर्यंत मी हा राजवाडा पाहणार मनसोक्त फोटो काढणार अरे येथील डिझाईन बघितलीस का कारागिरांची काय कमाल आहे वर्षोन वर्ष काम करून आपल्या देशाचं वैभव किती वाढलं या राजवाड्याने काय कमाल आर्किटेक्चर आहे याचं श्रीधर म्हणाला मला तुझी प्रतिक्रिया माहीत होती म्हणूनच मी तुला आधी फारसं सांगितलं नाही काव्या म्हणाली बरं केलंस माझं कुतूहल अधिकच वाढलं आणि हा दिमागदार राजवाडा पाहून मी थक्क झाले ही झुम्र किती आकर्षक आहेत इथली पेंटिंग सार काही इतक परफेक्ट बसवलंय की याला शब्द पुरे पडतील हा राजवाडा पाहण्याला जो मुकेल तो खरच अभागी असं मी म्हणेन श्रीदर म्हणाला काव्या खरंच आपण या बाबतीत एकदम लकी आहोत अशीच निवड करून आपण पुढील ट्रीप आखायची काव्या राजवाडा पाहण्यात इतकी दंग झाली कि तिचे देह वाण गेले एक एक दालने निरखून पाहत होती तेथील रचना रंगसंगती मांडणी सारे काही अतिशय आकर्षक होती श्रीधर म्हणाला काव्या पाच वाजून गेले काव्या भांडावर म्हणाली श्रीधर पृथ्वी ही सुंदर कलाकृती पाहून आजचा माझा दिवस कायम लक्षात राहील हो तर श्रीधर म्हणाला सहा दिवस किती भरकन गेले ते समजलेही नाही काव्या म्हणाली श्रीधर आता बेंगलोर ना श्रीधर म्हणाला तिथेही भरपूर पाण्यासारखं आहे असं म्हणून दोघं गाडीत बसली बंगलोरूला जाताना रस्त्याने पुन्हा नव्याने आजूबाजूच्या निसर्गदृश्य पाहात हरकवून गेली सहा दिवसांची अनमोल क्षण दोघांनी अनुभवत ट्रीपची मजा मनसोक्त लुटली होती काव्या म्हणाली श्रीधर ही ट्रीप खास आपल्या कायम स्मरणात राहील असं तुला वाटतं का श्रीधर म्हणाला काव्या आपल्याला एकमेकांच्या साथीनं असं भरभरून आयुष्य जगायचं आहे आणि अशा क्षणांचे साक्षीदार व्हायचे यातील प्रत्येक दिवस किती रोमांचित होता काव्या म्हणाली खरंच धावपळ नाही गोंधळ नाही निसर्गातील विलोभनीय दृश्यपात येथील निरव शांततेचा अनुभव घ्यायचा सुखद असा अनुभव नेहमी आपल्या आयुष्यात येवो हो। असं ते कितीतरी वेळ बोलत होते बेंगलोरला सायन्स सेंटरमध्ये प्रवेश करताच श्रीधर म्हणाला बक काव्या सायन्समधल्या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळतील काव्य ही निरखुण पाहत समजावून घेत होती यातील तिची फारशी आवड नसली तरी कुतूहल मात्र नक्की होतं काव्या म्हणाली किती भव्य आहे हे सगळं एकमेकांचे त्यांनी फोटोही टिपले दोन तास होताले, आले तोच काव्या म्हणाली चल आता निघायला हवं श्रीदर म्हणाला चला आता गार्डनला जाऊया गार्डनही अतिशय देखणं होतं दोघांनी फिरत फिरत तेथेही -ते मऊ देत एकमेकांचे फोटो टिपले एके ठिकाणी भेळ तिचा आस्वाद घेतला काव्या म्हणाली गार्डन आणि वेळ याचं नातं किती अतूट आहे ना श्रीदर गार्डनमध्ये येणाऱ्याला भेळही खावीशी वाटते हो तर श्रीदर म्हणाला बीचवर गेल्यावरही जशी वेळ खावीशी वाटते तशी काव्या म्हणाली बऱ्याच गोष्टी खाण्यासाठी असतात पण भेळ खाण्याची मजा काही आवरच त्याशिवाय गार्डनला दिलेली भेट पूर्ण होतच नाही चला आता हॉटेलमधून बॅग्या उचलायच्या आणि एअरपोर्टला पोहोचायचं काव्या म्हणाली या ट्रीपचा असा हॅप्पी एंड करायचा आणि परवा कामाला लागायचं श्रीधर म्हणाला तेही जोमात आणि पुढची ट्रीप आखायची काव्या म्हणाली पुढची पुढे पाहू आता आधी निघूया श्रीधर म्हणाला काव्या जायचे ते परत परत अशा ट्रीप करण्यासाठीच काव्या म्हणाली हो खरच, ही ट्रीप म्हणजे लाजवाबच झाली आणि पुढेही नक्की होईल असे म्हणून हॉटेलमधून त्यांनी बॅगा घेतल्या एअरपोर्टला पोहोचली आणि फ्लाईटने घरी पोचले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता काव्याच्या चेहऱ्यावर झोपेची गुंगी होती श्रीधर तिच्याशी बोलत चावीने दार उघडत घरात शिरला काव्याने कशी बॅग ठेवली आणि कॉटवर लगेच आडवी झाली सकाळी काव्या उठून कामाला लागली कॉफी घेऊन श्रीधरला उठवत म्हणाली चल उठ श्रीधर आजपासून कामाला सुरुवात श्रीधर म्हणाला नको जाऊसा आज ऑफिसला आजचा दिवस आराम कर काव्या म्हणाली श्रीधर आता दुप्पट जोमाने कामाला लागायला हव, आठ दिवसात आपण ताजेतवानी झालो आहोत होय गं काव्या मला तिथल्या मूडमधून अजून बाहेरच यावं असं वाटत नाही होय श्रीधर मला तरी जायलाच हवं तू आपली घे श्रीधर म्हणाला चला मी पण उठतो आणि तुला मदत करतो काव्या म्हणाली मग तू ब्रेकफास्ट कर तोवर मी आवरून घेते श्रीधर उठला आणि किचनमध्ये गेला त्याने गरमागरम पोहे आणले काव्यही तयार झाली होती श्रीधर खरंच ही ट्रीप आपली सॉलीड झाली श्रीधर म्हणाला इतका निवांतपणा कधी मिळणार कुणास टाऊ केव्हा मिळणार म्हणजे आपण काढू तर नक्की मिळेल काव्या म्हणाली दोघांनी पोहे काढले काव्याने पोळी भाजीचा डबा पर्समध्ये टाकला आणि ती ऑफिसला पोहोचली तिच्या चेहऱ्यावर एक वेगळे स्टेज आले होते आठ दिवसाच्या ट्रीपने मनही अतिशय उल्लासित झाले होते टेबलवर बसत ती कामाला लागली आता कामावर लक्ष केंद्रित करायला हवं असा विचार करत तिने बँगलोरचं डिझाईन करायला हातात घेतलं रफ आयडिया तिने तयार करून ठेवलीस होती तिच्या मनात आता आणखी अनेक इनोव्हेटिव्ह आयडिया यायला लागल्या ट्रीपमधील हिरव्या वनड्राईट डोकवणारी घरे तिच्या नजरेपुढे यायला लागली तिने विचार केला होताच त्याप्रमाणे अनेक वेली बँगलोरच्या वरील गच्चीवरून खाली सोडायच्या त्याचप्रमाणे आजूबाजूला भरपूर जागा असल्याने लँडस्केप करण्याला खूप जागा होती विविध झाडे अशा पद्धतीने लावायची की ही अधिक खुलून येईल हिरवळीवर काही खास गेम खेळण्याकरता जागा असेल वॉकसाठी एक पाथ आणि त्या बाजूला विविध रंगांची फुलझाडी ती नाजूक पण उठावदार असावी नारळाची झाडे कडेने चहूबाजून लावायची असा विचार करत तिने कागदावर उतरवायला सुरुवात केली या झाडीत हे डोकावणारे घर अतिशय टुमदार आणि देखणी झाले पाहिजे असा तिने मनाशी निश्चय केला घरातही सर्वच खुल्यांचा आकार मोठा असल्याने इंडोअर प्लांट ठेवण्यासाठी खास जागा सोडाव्यात काव्या तिच्या कामात इतकी गडक होऊन गेली की आठ दिवसात एकदाही ऑफिसची आठवण न करणारी काव्या बँगलोरचं डिझाईन उत्तम करण्यासाठी घडवून गेली काव्याची कामात झुकून दखाची वृत्ती असल्याने तिचे प्रोजेक्ट अफलातून होत असत मग ति लहान असो की मोठ प्रत्यक्त प्रोजेक्ट हा अफलातून झाला पाहिजे असा तिचा कटाक्ष असल दाखवायला ती मिस्टर शहाच्या कॅबिनमध्ये गेली मिस्टर शाहांनी ट्रीप कशी झाली हिविचारत म्हटल तुझ्या चेहऱ्यावरील प्रसन्नता सांगते आहे की तुझी ट्रीप झक्कास झाली काव्या म्हणाली अगदी बरोबर या ट्रीपने आता पुढील काम दुप्पट उत्साहात मी करणार असं मला वाटतंय फाइल पुढे करत तिने आराखडा दाखवायला सुरुवात केली मिस्टर शाहनी नेहमीप्रमाणे प्रशंसा करत म्हटले डिझाईन करण्यास तुला हवा तितका वेळ घे पण डिझाईन क्लायंटला एवढं आवडायला हवं की आणखी त्यामुळे चार प्रोजेक्ट मिळतील आणि आपल्या कंपनीचं नाव पुढे येत राहील काव्यानेही म्हटलं अगदी बरोबर सर माझाही दृष्टीकोन नेहमी तसाच असतो आणि मला स्वतःला उत्तम डिझाईन झाल्याशिवाय चैन पडत नाही मिस्टर शाह म्हणाले ते तर मी केव्हा हिरले आणि उगासने तू मागील प्रोजेक्टची हेड होतीस ते काव्या म्हणाली येत्या आठ दिवसात मी बँगलोरची डिझाईन पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते फाईल घेऊन काव्याची टेबलवर येऊन बसली गड्याळात पाहते तो सहा वाजतच आले होते तिने सर्व आवरत पर्स घेऊन निघाली घरी येता श्रीधरने कॉफी करून आणली काव्याने विचारलं तूही लवकर आलास हो तर मी म्हटलं आज लवकर घरी जाव, पहिला दिवस त्यामुळे थोडं थकायला झालं असेल तुला आई काव्या म्हणाली नाही श्रीधर उलट मी आज जोमात कामाला सुरुवात केली श्रीधर म्हणाला तू पटकन किती स्वताला एका मूडमधून दुसऱ्या मूडमध्ये जाऊ शकते काव्या म्हणाली होय मला ते सहज जमतं मी माझ्या कामात पाहिलेल्या टूमदार घरांच्या आयडिया आपोआप घेत गेले श्रीधर लगेच विषय बदलत म्हणाला बरं मी सर्व कपड्यांची आवरावर करून ठेवली धुण्याचे कपडे वॉशिंग मशीनमधून काढले काव्या म्हणाली श्रीधर तू का करत बसला एवढं सगळं मी केलं असतं श्रीधर म्हणाला आता पुढची कामं तुझी कपड्यांना इस्त्रीला टाक आणि कपटात तुझ्या आवडीप्रमाणे रचून ठेव काव्याला श्रीधरच्या अशा वागण्याचं कौतुक वाटायचं कधीही तिला नको इतकं काम असं कधीही वाटत नसे घर आणि दोघांचं करिअर म्हटलं की दोघांनी उत्तम एकमेकांना साथ देत घर कसं सांभाळावं तसं सांभाळलं जात होतं सांभाळणं म्हणण्यापेक्षा काव्य आणि श्रीधरचा संसार फुलत होता एकमेकांच्या साथीनं ते घरातील कामाची वाटणी न कळत समजून करून घेत होती. आणि इतकं सहज घडून येत होतं की बोलण्याची गरजच कधी काव्याला पडली नाही की श्रीधरही कधी चिडत नसे काव्यानं जेवण तयार केलं दोघांनी गप्पा करत जेवण केलं काव्या म्हणाली श्रीधर तू परत बाहेर कामानिमित्त नाही जाणार नाशात श्रीधर म्हणाला सध्या तरी नाही आणि काव्या गेलो तरी मी चार पाच दिवसात येतोच की काव्याचा परत तोसूर होय पण तू गेल्यानंतर मला एकटीला जाम बोर होतो श्रीधर म्हणाला तू येत जा मग माझ्याबरोबर काव्या म्हणाली आणि माझं ऑफिसचं काम श्रीधर म्हणाला आता सध्या इथंच आहे ना आता तरी हा विषय नको काव्या म्हणाली तेही खरंच आपण फोटो पाहूया का श्रीधर म्हणाला थोड्या दिवसांनी पाहूया म्हणजे जरा भारी वाटेल काव्या म्हणाली हो मला तशी झोप आली आहे मी झोपते काव्य तिच्या कामात गरक होती बँगलोरचं डिझाईन करताना अनेक नवीन गोष्टी करायला तिने घेतल्या होत्या रूमच्या डिझाईन तिने अशा पद्धतीने डिझाईन केल्या की फर्निचर केल्यावर रूम अतिशय प्रशस्त वाटेल शक्य तिथे इंटिरियर कुंड्या ठेवण्यासाठी अशी जागा केली की जे रस्त्यात येणार नाही पण रूमला जास्त चांगला लूक येईल क्लायंटचं बजेटही भरभक्कम असल्यानं काववेळेला तिच्या मनाजोक्त काम करता येत होतं इंटिरियर डिझाईनचंही काम तिचं करणार असल्यानं आधीच तिच्या मनात असलेल्या कल्पना घेऊन त्याप्रमाणे ती रूमचे डिझाईन करत होती क्लायंटची अपेक्षा आणि तिची आयडिया याचं बेस्ट ताळातंत्र जमलं की हा सुद्धा प्रोजेक्ट अफलातून होणार असं तिला वाटू लागलं अतिशय बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ती प्रत्येक गोष्ट बेस्ट झाली पाहिजे याकडे तिचे लक्ष होते काही घाई नसल्याने भरपूर वेळ देऊन तिला हे बँगलोरचं डिझाईन बनवायचं होतं आणि ते सुद्धा जरा हटके चार वाजता कॉफी घेत होती तोच मनीष टेबलजवळ येऊन हाय करत बसला काव्या केव्हा आलीस कशी झाली ट्रीप काव्या म्हणाली आज मी तुला फोन करणारच होते जायच्या जी ठरवलं तसं आपण मस्त गप्पा मारण्यासाठी भेटूया मनीष म्हणाला तुझा फोन आला नाही म्हटलं चला आपण भेटूया काव्या म्हणाली ट्रीप एकदम जक्कास झाली मनीष म्हणाला मला आणि सारंगीला निवांत सांगतेथील गमती जमती हो तर अक उद्या संध्याकाळी भेटूया काव्या म्हणाली हो अगदी नक्की सारंगीलाही मी फोन करते मनीष म्हणाला आता नवीन कुठला प्रोजेक्ट काव्या म्हणाली आल्यापासून त्याच कामाला लागली आहे बँगलोच डिझाईन करायचं आहे मनीष म्हणाला झक्काच की काव्या म्हणाली मनीष माझ्या ट्रीपमध्ये मी इतक्या गोष्टी पाहिल्या की आपोआप मला माझ्या प्रोजेक्ट मध्ये उपयोगी पडत आहेत मनीष म्हणाला काव्या ती तर तुझी खासियतच आहे पाहिलेल्या गोष्टींचा योग्य ठिकाणी व योग्य वेळी वापर करण्यात तुझा आतखंड आहे कॉलेज पासून मी पाहत आलो आहे काव्या म्हणाली तुझं कसं चाललंय अनुष्का कशी आहे आम्ही दोघं मस्त ती तिच्या ऑफिसमध्ये बिझी मी माझ्या परंतु रात्री मात्र आम्ही छान गप्पा करतो दिवसभरात झालेल्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतो अनुष्का खूप समंजस आणि लागवी आहे काव्या म्हणाली मनीष छान रुडी आहे तुमच्या दोघांची एकमेकांशी असं नातं फुलवट ठेवलं तर कायम टवटवीत राहणार बघ मनीष म्हणाला हो तर बरं चल मी निघतो अनुष्का वाट पाहत असेल काव्याही म्हणाली मीही निघते उद्या भेटूया